श्रीपादशे वल्लभ न हरि दत्ता या दिवांद सरस्वती सर्वे ना पाठ पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता ते सरस्वती सर्वे ना पाठ दत्त महात्म्य अध्याय नववा श्री गुरुदत्तात श्री दत्त अर्जुनाला म्हणाला एका चित्ताने हे तिसरे उदाहरण ऐक त्याने तुला समाधान मिळेल गोदा तीरावर राहणाऱ्या वेदशर्मा नावाच्या विवेकी विप्राला सुशील नावाचा नावाला अन्वर्थक असा पुत्र झाला तो गायत्रीचा जप करून श्रवण मनन करून स्वाचार संपन्न असा होता दैवयोगाने त्याला सात भूतांनी ग्रासले सातही ब्रह्मराक्षस त्या पुत्राला पीडा देऊन नाना प्रकारचा त्रास करत। एक घासभर अन्न ही त्याला भक्षण करू देत नसत सातांच्या वेगवेगळ्या चेष्टा असत एका वेळी एक येत असे अशा रीतीने तो सतत भूतग्रस्त झालेला होता एक रडे एक उड्या मारी एक मोठ्याने हसे एक पुढे पुढे नाचे एक खात असे तर एक गात असे एक जमिनीवर पडून राहत असे भूतद्विरात घुसून अशा चेष्टा दाखवत असत त्यापुढे काही उपाय चालत नसे त्यामुळे ब्राह्मण फार भ्याला तो म्हणाला मला हा एक पुत्र त्याला भूते दुःख देत आहेत ते पाहून मला शोक झाला आता उभय लोकांना मी मुकलो मी दत्ताचा उपासक असूनही हे दुःख कसे झाले त्यामुळे मला नीट विवेकही राहत नाही विप्रासा शोक करीत आहे तोवर एक लोकदृष्ट्या दुर्गंधांगी मलिन व मूर्ख दिसणारा भिक्षुकांती पाहून विप्राला भ्रांती झाली तो म्हणाला हा सूर्य असावा काय माझी बुद्धी भ्रम पावते आहे ह्याची परीक्षा करावी असा विचार तो करतो तो भिक्षुक जलद गतीने पळू लागला विप्रही त्याच्या मागे धावला भिक्षुक वनात शिरला तर पाठी मागे लागला तेव्हा द्विजाला धोंडे मारून जा जा मागे फिर असे तो भिक्षुक म्हणू लागला ब्राह्मणाने मार सोसून सोसून जाऊन त्याचे चरण भक्कमपणे धरले व म्हटले हे सत्पुरुषा मी तुला शरण आलो असून रक्षण कर त्यावर भिक्षु म्हणाला मी व्रात्य व भ्रष्ट आहे तर तू श्रेष्ठ पूज्य ब्राह्मण आहेस तेव्हा विप्र म्हणाला की आपण स्पष्टपणे स्वर्गातील देव ह्या भूलोकावर आला आहात ते भिक्षुकाने आपले रूप प्रगट केले तो त्या जागी त्रिमूर्ती स्वरूप दिसू लागले विप्रमणाला आपल्या दर्शनाने पाप गेले व तापही नष्ट झाले माझ्या मुलाला भूते त्रास देत असून त्याला तुम्ही मुक्त करा त्यावर भिक्षुक दत्ताने हसून म्हटले तू हे सात मंत्र एकेका मंत्राचा एकेका भूतावर प्रयोग केला असता त्या भूताला तत्काल बंधन पडेल आणि पुत्राची मुक्तता होईल ज्याप्रमाणे एकेका शास्त्राने मनाचा मलिनपणा निघून जातो व आत्म्यावरची आळ दूर होते त्याप्रमाणे एकेका मंत्राने एकेक भूत खात्रीपूर्वक जाईल ती भूते परस्परविरुद्ध असल्याने एकाच मंत्राने जाणार नाहीत असे म्हणून विधानासह सात मंत्र सांगून भगवान गुप्त झाला विप्र नमस्कार करून परत आला घरी येऊन सुस्नात होऊन येत न्यास करून त्याने प्रयोगास बंधन झाले तेव्हा ती चेष्टा बंद झाली व मंत्रविधानाच्या सामर्थ्याने पुत्र समाधान पावला विप्राने असा सात दिवस त्याला उपाय केला आणि मंत्रबलाने सात भूतांना बांधून टाकले मग तो विप्रपुत्र अभ्यास करून मुक्त झाला असा उपयोग करतात मंत्रशास्त्र ही उपकारक आहे अशी ही तिसरी गाथा सांगते आता चौथी गाथा ऐका सह्याद्रीच्या अगदी जवळ मातापूर नावाचे एक गाव आहे तेथे विष्णुदत्त शर्मा नावाचा पवित्र व कर्मनिष्ठ ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी सुशील होती ती सदैव पतीच्या चित्ताला सेवा करत असे कधीही प्रतिकूल वागत नसे तो ब्राह्मण दत्ताचा उपासक कर्मट मीमांसक असा असून यथाकाली अनेक विवेकाने करी त्याच्या दारात एक अश्वत्याचा वृक्ष होता त्यावर असलेला ब्रह्मराक्षस ब्राह्मणाने वैश्वदेवानंतर टाकलेला बळी रोज भक्षण करीत असे जे बलिदान देत नाहीत त्यांना ते पीडा करणे हा भूतांचा स्वभाव असल्याने वैश्वदेव करून बलि द्यावा विष्णू दत्ताने दिलेला बली नित्य येऊन खाण्याने राक्षसाला शांतपणा आला शुद्धांना सेवन केल्याने काय होत नाही एक दिवस विष्णुदत्त बळी घेऊन वृक्षाखाली आल्यावर ब्रम्हराक्षस वृक्षाखाली उतरला त्या भयंकर राक्षसाला पाहून विष्णुदत्त चकित झाला भयाने थरथरा कापत तो म्हणाला हे काय संकट आले ते अवाढव्य रूप व विक्राळ तोंड पाहून वाघाला पाहून गरीब गाय व्याकुळ भावी तसा विष्णू दत्त झाला तो म्हणाला आज हे काय विघ्न आले माझ्यावर योगीराज रुसला काय माझी लाज ठेवी काय ब्राह्मण झाला असे जाणून राक्षसाने शांत होऊन मंजुळ आवाजात म्हटले मी राक्षस तुला वरदान देतो तू दिलेले बलिदान नित्यभक्षण करून मी शांत झालो आहे आता मी तुझे उपकार फेडीन राक्षसाचे राक्षसाचे हे बणे ऐकून ब्राह्मणाने आपले कर्म म्हणून दत्ताचे स्तवन केले पद अर्थ दत्ता तू हे केवढे कौतुक के जगात प्रगट केलीस तुझी नित्य सेवा करीत असता मनात सद्भाव धरून धर्माचे आचरण करताना तू भूताला प्रसन्न करविलीस क्रूर तुझे स्मरण करण्याने दूर जातात तुझे स्मरण करता आज भयंकर राक्षसस पुढे दाखविलस राक्षस ब्राह्मणाला म्हणाला काय हे तुझे विचारणे तू शहाणा असू नकोस ते ऐकून विचार करू लागला की जर पुत्र संतान मागावे तर मी निर्धन आहे जर धन मागावे तर राहण्यास जागा नाही काय मागावे ह्याबद्दल मनाचा निर्णय होत नाही जर अधिक सर्व गोष्टी नश्वर म्हणाव्या पर लोक मागावा काय तोही नश्वर आहे असे लोक म्हणतात मग निर्वाण सुख मागावे का विप्राला काही सुचेना गडबडून जाऊन तो घरी गेला व संशयात पडून त्याने पत्नीला सर्व सांगितले तेव्हा पत्नी म्हणाली प्राणेश्वरा नश्वर काहीही मागू नका श्री दत्ताची भेटी करावा असा वर मागावा श्री दत्ताची भेट होताच सर्व संपदा गाठी पडतील याहून मोठा लाभ कोणताही नाही योगी ह्यासाठी तळमळतात श्री दत्ताची भेट होताच सर्व देव भेट देतील व संपदा कधीही दूर जाणार नाही मग वेगळी खटापट कशाला पतीचे हे भाषण ऐकून ब्राह्मण म्हणाला हेच शहानपणाचे होईल श्रींचे चरण पहावे तथाच म्हणून बाहेर येऊन तो भूताला म्हणाला दत्ताचे दर्शन व्हावे हे दान मला दे त्यावर भूत म्हणाले त्याचे नाम ऐकून आमचे मन भीते तथापि भी मुखाने बोललो ते खरे करीन तू माझ्यावर उपकार केला आहेस जर मी त्याची फेड केली नाही तर मला खरोखरी धिक्कार असो मी तुला दर्शन प्रयत्नपूर्वक निश्चित करवीन तू मात्र धीर धरून त्याचे चरण दृढर नाना रूपे धरणारा तो देवादिकांना दुर्धर परंतु निर्धार आहे त्याला तो भक्तिगम्य योगीवर मिळतो त्याचे दर्शन झाले तर जीवन कृत्य होईल व स्वतःच्या कुलाला उद्धरून मनुष्य निर्वाण घेईल असे सांगून राक्षस गुप्त झाला ते आश्चर्य पाहून ब्राह्मण घरी आला एकदा ते जाणून राक्षसाने विप्राला येऊन सांगितले तो विप्राला म्हणाला त्वरेने जाऊन लाग मागे पुढे पाहू नकोस तरच त्याचे पद सापडेल मद्याच्या दुकानात जो उन्मत्त प्रमाणे फिरत आहे त्याचे चरणाला दृढ भावने लाग अनुमान करू नकोस ते ऐकून विप्र धावत गेला त्याने पाहिले तो एक दुर्गंधी अंगाचा माशा घोंगावत असलेला उन्मत्त तेथे होता विप्र म्हणाला हा अवधूत असेल काय आधीच जातीचा भूत त्याला काय दत्त ठाऊक असणार या मद्यप्याचे पाय धरले तर लोक नक्कीच हसतील ब्राह्मणाच्या चित्तात असा विकल्प येताच दत्त सहसा गुप्त झाला तेव्हा तो माशाप्रमाणे तळमळवून म्हणाला कसा दुर्दैवी जर हा उन्मत्त असता तर गुप्त झाला नसता राक्षसाने हाच दत्त म्हणून निश्चित दाखविला होता कशी ही माझी दुष्ट वासना आता भूताला तोंड कसे दाखवू पत्नीही म्हणेल की अरे भक्ती ही ना तू मोठा दे मोठा ठेवा गमा गमावलास असा अनुतप्त होऊन ब्राह्मण परतून आला भूताने त्याचा अधिक्कार करून म्हणले तुझा माझ्यावर विश्वास नाही असो आणखी पुन्नातुला तुला दुरून दत्त दाखविन सावध होऊन धीराने त्याच्या चरणी लाग मग काही दिवस गेल्यावर योगेश्वर स्मशानात खेळत असताना राक्षसाने विप्राला सांगितले तुझा देव स्मशानात बसून अंगाला धूळ माखून बरोबर कुत्रे घेऊन कौतुकाने क्रीडा करीत आहे तो आत्माराम व आत्मक्रीड आहे असे समज मोठमोठे मुनी व संत ज्याला वजतात तोच हा मुक्तीधाम आहे हे जाण त्याची गती जाणण्याची भूतांची शक्ती कोठून मी पूर्वी भक्ती केली आहे म्हणून सांगू शकतो पूर्वी मी भक्त असून विप्रांचा अपमान केला त्या पापाने पाणी होऊन राहिलो आहे तरी स्मृती शिल्लक आहे मग विप्र स्मशानात गेला दत्त अस्थि घेऊन मारू लागला तेव्हा मरण तो घरात पळाला भूताने त्याची निर्भत्सना करून म्हणले मिथ्याभूत देहाचा मोहाने हे पाप्या तू देवाला सोडून दिलेस तथापि अजून तुला दाखवितो त्यापुढे तुझे दैब मग पुन्हा एक दिवसात मेलेला गर्धवाचे मास तोडून ते कुत्र्या कावळ्यांना वाढवून देत असलेले पाहून राक्षसाने विप्राला सांगितले पत्नीही म्हणाली आता सादर पुढे वा विप्रा मी आता धीर सोडणार नाही भूताने सुचविले की जर त्यावेळी योगेश्वराने वर दिला तर दर्श्राद्धाला क्षण म्हणजे आमंत्रण देण्याला आलो असून तुम्ही आमंत्रण घ्यावे असे वरदान मागावे विप्र तथास्तु असे म्हणून निघाला व तो स्मशानात आला तशीच मूर्ती पाहून त्याने जाऊन चरण दृढ धरले व ताडन करत सोडले नाहीत दत्त म्हणाला पाय काय धरतोस विप्राने उत्तर दिले मी क्षण देण्याकरता आलो आहे त्यावर दत्ताने विचारले भ्रष्ट असलेल्याला का क्षण देतोस मी धर्मा धर्माला वर्जित आहे त्यावर विप्राने उत्तर दिले तू समर्थ परमात्मा आहेस तुला धर्माधर्म कशा करता दत्ताने हसून ओम तथा असे म्हणून विप्राला निजरू निजस्वरूप दाखविले तेव्हा कुत्रे मृतिमंत श्रुती व कावळे शास्त्री झाली स्मशान योग दिसू लागली ते पाहून ब्राह्मण चकित झाला दत्ताने म्हटले माध्यान काल झाल्यावर मी स्नान करून येतो पंक्तीला योग्य असा ब्राह्मण असेल तरच मी भोजन करीन विप्राणे तथास्तू म्हणून बंधन केले व तो घरी आला त्याने येऊन राक्षसाला सर्व हकीकत सांगितली व विचारले आता पंक्ती योग्य ब्राह्मण कोठून शोधून आणू त्यावर भूत म्हणाले अग्नी व सूर्य हे खरोखर पंक्ती योग्य आहेत तुझे काम आता खरोखर झाले मला मात्र अगत्य विसरू नकोस विप्राने घरात येऊन पत्नीला सर्व विस्ताराने सांगितले तिनेही अतिशय आनंदाने स्वयंपाक केला व वा वाट पाहत राहिली तोवर माध्यान्न झाली आणि दत्त आले त्यांनी विचारले अजून विप्र आले नाहीत काय हा विप्र ते अद्भूत स्वरूप पाहून विस्मित झाला त्याच्या पत्नीने श्री दत्तांना आसन दिले व उपवेशन करण्याची विनंती केली ब्राह्मण थोड्याच वेळात येतील असे तिने सांगितले तथासू म्हणून श्री दत्त बसले पत्नी घरा आली व हात जोडून सूर्याची प्रार्थना केली हे सर्वात्म्या काश्यप नंदना तू जीवांना सचेतन करतोस तू ब्राह्मणाचे दैवत आहेस तरी रूप पालटून त्वरित येऊन श्राद्धाचे निमंत्रण घ्यावे अत्री सूत वाट पाहत अशी प्रार्थना ऐकून विप्र रूप घेऊन अरुण सत्वर उतरला त्याला सतीने आसन दिले दत्त म्हणाले दर्श श्राद्ध हे सहा दैवतांचे असते तेव्हा तीन ब्राह्मण पाहिजेत तेव्हा सती मनाली, तिसरा येतो आहे मग ती अग्निशाळेत गेली व हात जोडून तिने प्रार्थना केली हे अग्नी तू गृहपती असून क्रमाध्यक्ष आहेस या घराची लाज राख व द्विज येऊन आज श्राद्धाला क्षण योगीराज वाट पाहत ती प्रार्थना ऐकून अग्नि विप्र होऊन देवस्थानावर येऊन बसला मगविप्राने संकल्पादी करुण श्राद्ध यथाविधी केले तीन देव तृप्त झाले पितर सदगतीला पावले देवाचे एकशे आठ नावांनी व दत्ताला प्रेम भावाने नमन केले तो म्हणाला देवा माझी अल्पमती आहे जरी माझ्या मनात विकल्प आले तरी सत्यसंकल्पाचा तू माझे मन निर्विकल्प केलेस हे तुझे रूप पावून माझे नेत्र धन्य व पवित्र झाले धन्य हे माझे शरीर ज्याने कुलगोत्र पवित्र केले मी एक कप पदार्थ तुम्ही समर्थ भगवान माझे मनोरथ पूर्ण करून मला कुलासह कृतार्थ केलेत राक्षस राक्षसाच्या सांगण्यावरून मी हे चरण पाहिले दत्त म्हणाले अरे ब्राह्मणा तो राक्षस माझा भक्तच दुर्दैवाने त्याला दुर्गती मिळाली असो हे उष्टे त्याला दे तोही सद्गतीला जाईल तू स्त्रीसह मुक्ती माझी भक्ती दुर्लभ आहे ती तुला सुदैवाने मिळाली भोग तू सायुज्य निर्वाण घेशील असे म्हणून श्री दत्तांनी त्याला परोपकारार्थ विद्या दिली सूर्याने इच्छित गतीने जाणारे विमान दिले वाग्नीने भाग्यसंपदा दिली ती हि निरोप गेले विप्राने चित्तात श्री दत्ताचे चिंतन केले उच्चिष्ट अन्नभक्षण करण्याने राक्षसाला उत्तम गती प्राप्त झाली आणि विप्राला स्त्री सहवन मुक्ती मिळाली मीमाने अलभ्य लाभ अशा रीतेने शास्त्रांचे वर्म जो जाणतो तो सर्व धर्मफल मिळविपरमहंस परीव्राजकाचार्यव श्रीमत्सद्गुरुदेव श्रीवासुदेवानंद सरस्वती विरचिने श्री दत्त महात्मे नवमोध्याय श्री गुरुदेव दत्तार्पणस्तशे दत्ता सवासी वल्लभे